वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग चौदा पुत्र शोकाने व्यथित होऊन पणे भूमीवर पडून तडफडणाऱ्या ईश्वाकू नंदन राजाकडे दृष्टी टाकून ती पापिष्ठा बोलली मला वचन देऊन जणू आपण पाप केले असल्याप्रमाणे तुम्ही खिन्न होऊन भूमीवर काय पडला आहात आपल्या कर्तव्याच्या बाबतीत तुम्ही स्थिरपणे उभे राहावे धर्म लोक सत्य हाच परमधर्म म्हणतात सत्याला धरूनच मी तुम्हाला धर्माकडे प्रवृत्त केले शेन पक्षाला वचन दिल्यानंतर राजा शैब्याने त्या पक्षाला आपले शरीर देऊन टाकले आणि तो उत्तम गतीला गेला याचप्रमाणे वेदवेद त्या ब्राह्मणाने तेजस्वी अलर्काकडे त्याचे डोळे मागितले तेव्हा त्याने यत्किंचितही ते काकू न करता आपले डोळे काढून दिले सरितपती सागरसुद्धा सत्याला धरून त्याचे पालन करण्याकरता सीमारेषा थोडी असली तरी भरतीच्या वेळी आपली वेळा ओलांडीत नाही सत्य या एका शब्दात ब्रम्ह आहे सत्यावरच धर्म उभा राहिलाय वेद सत्य आहेत म्हणून अक्षय आहेत सत्याने श्रेष्ठ पदाची प्राप्ती करून घेता येते जर तुमची मती धर्मावर आधारलेली असेल तर सत्याला अनुसरून वर्तन करा हे श्रेष्ठ पुरुषात तुम्ही वर दिलेला आहे तेव्हा तो मला फलदायी होऊ दे आपल्या हातून धर्म घडावा म्हणून आणि माझ्या प्रेरणेने तुम्ही पुत्र रामाला देशाबाहेर पाठवा हे मी तुम्हाला त्रिवार सांगते आर्य ही गोष्ट जर तुम्ही न कराल तर मी निक्षून तुम्हाला सांगून ठेवते तुम्ही मला टाकून दिले म्हणून मी तुमच्या पुढ्यात अशा रीतीने निर्भीडपणे कैकीने राजाला समज दिले तेव्हा इंद्राने टाकलेला पाश बलीला जसा तोडता आला तसा राजा हा पाश तोडू शकला नाही तो भ्रांदिष्ट झाला त्याची मुखक्रांती नष्ट झाली जु आणि चाके यांच्या मध्ये लटपटणाऱ्या ओझे व बैराप्रमाणे तो लटपटू लागला शक्ती नष्ट झालेल्या डोळ्याने जणू काही दिसत नसल्याप्रमाणे राजा मोठ्या कष्टाने धैर्य एकवटून कैकेईला होणारा हे पापिणी मंत्र विजेने जो तुझा हात मी हाती घेतला तो आणि माझ्यापासून तुला झालेला मुलगा यांच्यासह तुला मी टाकून देत राणी रात्र संपूर्ण आता सूर्योदय होईल आणि लोक खात्रीने अभिषेका करता मला घाई घाईने रामाचा रामाच्या अभिषेकाकरता म्हणून योजलेल्या अभिषेक साहित्याने मी मेल्यावर रामाकडून माझी उत्तर क्रिया करून घे हे दुराचारिणी जर तू रामाचा अभिषेक मोडून टकलास तर तू तु आणि तुझ्या पुत्राने माझी उत्तर क्रिया मुळीच करू नये लोकांची उल्ल्हित झालेली मुखे आता मुलान आनंदरहित खाली घातलेली मला पाहणार नाही अशा प्रकारे त्या महात्म्या राजाचे बोलणे चालू असता चंद्र आणि नक्षत्र यांची मला धारण केलेली पुण्यमयी रात्र संपून पहाड झाली तेव्हा पापाचारणी वाघ चदूर काही काही क्रोधामुळे भान हरकून राजाला फिरून कठोरपणे बोलली राजन हे विषयासारखे कटु आणि रोगाप्रमाणे वेदना देणारे बोलणे काय बोलत आहात तुमच्या उत्साही पुत्राला रामाला तुम्ही बोलावून घ्या माझ्या पुत्राला राजावर बसून रामाला वनवासी करून आणि मला कोणी प्रतिस्पर्धी नाही असे करून तुम्ही कृतकृत्य व्हा एखाद्या उत्कृष्ट घोड्याला चापकाचा जोराचा फटका मारला असता जसा तो वेदनेने तळमळावा तसा राजा त्या शब्दाने अत्यंत व्याकुळ होऊन काही किला म्हणाला धर्माच्या बंधाने मी बांधलं गेले नाही मला काही समजेनसेच झाले माझ्या प्रिय धर्मपरायण ज्येष्ठ पुत्र रामाला मी भेटू इच्छितो रात्र दिवस फाकला सूर्य उदयाला आला पुष्य नक्षत्र योग आणि ठरवलेला मुहूर्त जवळ आला गुणसंपन्न वशिष्ठ हो। आपल्या शिष्यगणा शिष्यगणासमोह लगबगीने साहित्य सोबत घेऊन त्या उत्कृष्ट नगरात शिरले नगरीत रस्त्यावर पाणी मारलेले होते जिकडे तिकडे उत्तम पताकाने नगर श्रारले होते आनंदी होऊन माणसे एकत्र झाली होती बाजार आणि दुकाने वस्तूंनी भरलेली होती नगरी महोत्सवाकरता सिद्ध होऊन रामा करता उत्सुक झाले होते सगळीकडे चंदन अगुरु धूप वातावरण सुगंध केले होते इंद्राच्या पुरीप्रमाणे असलेली ती पुरी, असले पुरी पायाखाली घालीत श्रीमान वसिष्ठ ऋषी नाना प्रकारचे ध्वज सरमिसळ लावलेल्या अंतपुराशी आले तेथे नगरवासी आणि ग्रामवासी लोक गोळा झाले होते ब्राह्मणाने ते अंतपूर शोभेवंत दिसत होते उत्तम प्रकारे पूजा केलेल्या आणि ध्वजदंड खोचलेल्या उत्कृष्ट घोळ्याची तेथे गर्दी झाली होती त्या अंतपुरापाशी येऊन मनात आनंद पावलेले वसिष्ठ श्रेष्ठ ऋषींच्या सह त्या लोकांमधून पुढे गेले द्वारा दर्शन त्या द्वारावर राजाचा प्रियदर्शन सारथी आणि सुमंत्राला महा तेजस्वी वसिष्ठ होणारे मी येथे आलो आहे असे चटकन महाराजांना जाऊन सांग हे गंगेच्या पाण्याचे हे सागराच्या पाण्याचे सुवर्ण घट आणले उंबराच्या लाकडाचे शुभ आसन अभिषेका सर्व प्रकारची बीजे नाना प्रकारचे सुगंधी पदार्थ नाना रत्ने मध दही तू, लाह्या दर्भ फुले दूध सुंदर कुमारिका मध आलेला महान गज, चार घोड्यांचा शोभ्यवंत रथ खड्ग आणि उत्तम धनुष्य माणसांनी वाहावयाचा मेणा चंद्रासारखे शुभ्र छत्र दोन पांढऱ्या शुभ्र चौऱ्या सुवर्णाची झारी सोनेरी कासऱ्याने आवडलेला मोठा वशिंड असलेला पांढरा शुभ्र बैल चार दाढांचा सिंह महाबलिष्ठ श्रेष्ठ अश्व वाघाचे संपूर्ण कात्रे अंथरलेले सिंहासन समीथा अग्नी सर्व वाजंत्रीवाले नाचणाऱ्या वेश्या अलंकार घातलेल्या स्त्रिया आचार्य ब्राह्मण गायी पवित्र पशुपक्षी नगरातले आणि खेड्यातले श्रेष्ठ श्रेष्ठ जन आणि अनुचरासह व्यापारी लोक असेही सर्व मंडळी आणि आणखी पुष्कळ प्रेम करणारे मधुर भाषी लोक तसेच राजेलोक रामाच्या अभिषेकाकरता वाट पाहत आहेत महाराजांना जाऊन घाईकर म्हणजे दिवस उगवला असताच पुष्य नक्षत्र योगावर रामाला राजप्राप्ती होऊ शकेल असे त्यांचे शब्द ऐकून सुत राजश्रेष्ठाची स्तुती करीत मंदिरातील त्याच्याविषयी पूर्वीपासूनच राजाने सांगून ठेवलेले असल्यामुळे द्वारावर राजाचे खास रक्षक उभे होते तरी ते राजाचे प्रिय करण्याची इच्छा बळवणारे होते म्हणून त्या वृद्धाला ते अडवू शकले नाही तो राजाच्या अगदी जवळ गेला त्याला राजाची काय अवस्था आहे ते माहीत नव्हते अत्यंत संतुष्ट करणाऱ्या शब्दाने राजाची स्तुती करू लागला चालत आलेल्या प्रथेप्रमाणे राजाच्या अंतर्गृहात समंत्र सुत हात जोडून राजाची स्तुती करू लागला सूर्योदय होताच तेजस्वी सागर जसा आनंदीत होतो तसा आनंद आपण संतुष्ट होऊन आनंदीत अंतकरणाने आम्हाला द्या याच वेळी मातलीने इंद्राची स्तुती केली होती त्यामुळे त्यांनी सर्व दानवानं जिंकली तसा मी आपल्याला स्तुती करून उठवीत आहे षडग वेद आणि विद्या ज्याप्रमाणे स्वयंभू प्रभू ब्रह्म्याला जागे करतात त्याप्रमाणे मी यावेळी आपल्याला जागे करीत आहे सूर्य ज्याप्रमाणे भूतमात्रांना धारण करणाऱ्या शुभ्र पृथ्वीला यावेळी जागे करते त्याप्रमाणे मी आपल्याला जागे करीत आहे महाराज लवकर उठावे कौतुक मंगल विधी करून मेरूवर जसा सूर्य विराजमान होतो तसे आपण आपल्या शरीराने विराजमान व्हावे रामाच्या अभिषेकाची सिद्धता पूर्ण झाली नगरजन आणि ग्रामीणजन तसेच वणिकजन हात जडून उभे हे भगवान वसिनाच्या अभिषेक विधी करता लवकर आज्ञा द्या राखड नसलेली जनावरे सेनापती नसलेल्या सेना चंद्र नसलेली रात्र रा... सांड नसलेल्या जशा गायी तशीच अवस्था राजा दिसला नाही म्हणजे राष्ट्राचे होते असे हे त्यांचे अर्थपूर्ण जणू मनाचे सांत्वन करण्याकरताच उच्चार राजा शोकाने अधिकच भरून गेला पुत्रा विषय हर्ष नष्ट झाल्यामुळे शोकाने डोळेदा धार्मिक राजा वर बघून त्या सुताला म्हणाला तू आपल्या या वचनाने माझी अधिकच घायाळ करीत आहेस त्याचे हे करुण शब्द ऐकून आणि त्याला दीन अवस्थेत पाहून सुमंत्र हात जोडलेल्या अवस्थेतच त्या स्थानापासून किंचित दूर झाला दैन्यामुळे जेव्हा राजा स्वतः काही बोलायला समर्थ होईना तेव्हा सल्ला देण्यात कुशल असणारी कैकई सुमंत्राला म्हणाली सुमंत्रा, सुमंत्रा महाराज रामाविषयीच्या आनंदाने अधीर झाल्याने त्यांना जागरण होऊन थकवा आलाय ते आताच निद्रेच्या अधीन होत आहेत तेव्हा सुता तू त्वरित जाऊन यशस्वी राजकुमार रामाला घेऊन ये या काकू करू नकोस महाराजांची आज्ञा काय ती न ऐकता मी कसावर जाऊ हे मंत्राचे बोलणे ऐकून राजा त्याला म्हणाला सुमंत्रा रामाला मी भेटणार आहे त्या तो मनात चे आशा थरून आनंद आज्ञे ने तो आनंदी करना ने ते तिने घाई ने, ने जामंत्र विचार करू लगे राज दशरथा खटपट चाली है असा मनात विचार कर महा तेजस्वी सुतब सुमंत्र मोठ्या हर्षाने राघवाला भेटण्याच्या इच्छेने सागरातील सरोवरासारख्या त्या निर्मळ अंतपुराहून निघाला राजमंदिराच्या दारावरील माणसांकडे दृष्टी ठाकून तो चट कर बाहेर पडला तेव्हा त्याला समोर विविध थरातील मोठमोठे श्रीमंत नागरिकजन दारापाशी उभे राहिलेले दिसले अयोध्याकांडाचा चौदावा सर्ग समाप्त